नमस्कार मित्रांनो मी चंदना तुम्ही ऐकत आहात रेडिओ शोनेरी आजचा विषय आहे वेळेचे महत्व पावसाळा जवळ आला होता म्हणून एक शेतकरी आपल्या घरावरील शतांची कौले बसवत होता तेवढ्यात एक माणूस त्यांच्या अंगणात आला शेतकऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष नव्हते त्या माणसाने शेतकऱ्याला मोठ्याने हाक मारली अहो दादा खाली उतरता का माझ तुमच्याकडे काम आहे शेतकरी शिडीवरून खाली उतरला माणसाजवळ येऊन त्याने विचारले बोला काय काम आहे लवकर बोला हातातले काम अर्धवर टाकून आलोय मी काय ते लवकर सांगा तो माणूस म्हणाला दादा मी भिकारी आहे मला भूक लागली आहे मला खाण्यासाठी अन्न हवंय शेतकरी म्हणाला चला माझ्यासोबत आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून तो भिकारी शेतकऱ्याबरोबर घराच्या छतावर गेला शेतकऱ्याने भिकाऱ्याला सोबत काही कवले बसवायला लावली। नंतर त्याला म्हणाला जा आता माझ्या कामाचा जेवडा खोडंबा तू केलास तेवढं तू काम केलं आहे भिकारी म्हणाला पण मला जेवण शेतकरी म्हणाला आज माझ्याजवळ काहीच नाही मी तुला कोणतीच मदत करू शकत नाही हे ऐकताच भिकारी एकदम चिडून म्हणाला जर हे जर सांगायचं सा होतं ते खालीच सांगायचं सा वर कशाला घेऊन आलात शेतकरी म्हणाला अन्न मागायचो होतो मग मा खाली कशाला बोलवलंस तू जसा वागला तसा मीही वागलो दुसऱ्यांच्या कामाचे आणि वेळेचे महत्व तुला कळले पाहिजे हे लक्षात ठेव पुन्हा असं करू नकस असं म्हणून शेतकऱ्याने त्याला खायला दिलं मग मित्रांनो सारांश काय म्हणतो आपण दुसऱ्यांच्या कामाचं आणि वेळेचं महत्व जाणून पाहिजे वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे वेळ हा कोणासाठीही थांबत नाही तो निरंतर चालत रातो, म्हणून तर तुम्ही कितीही कष्ट करून किती मोठे ते जाते। हे आपले संपूर्ण चालते तुम्ही कुठेही कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हाला मान धन वेळ अनुसारच मिळणार मोठ्यातली मोठी कंपनी असो कि गावातले छोटे दुकान सर्व वेडे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात ना वेळ ही संपत्ती आहे गेलेले पैसे परत मिळता मिळवता येतात न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेडेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी चालत नाही म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर तुम्हाला कष्टाचे योग्य फळ मिळणारच हे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जाणतात म्हणून तर आपली शाळा वेळेनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्याला चांगले गुण मिळतात शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणासाठी क्षणभर थांबत नाही वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली वेळेचे आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्वाचे स्थान आहे आज जे जे जगात थोर लोक आहेत सर्वच वेळेचे पालन करतात आणि आपली कामे वेळेवरच करतात नाहीतर याच क्षणापासून वेळेचे पालन करणे पाहिजे आपल्या सर्व कामात वेळापत्रक तयार करून ते नियोजितपणाने पूर्ण केली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनाचे सार्थक करू मानवाचे जीवन हे नदीच्या प्रवाहासारखे आहे ज्याप्रमाणे नदी उंच सकल भूमीला ओलांडून पुढे जात राहते यातच आनंद असतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जाण्यास मदत करते ती म्हणजे वेळ ज्या लोकांनी या वेळेचे महत्व समजून घेतले आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे तेच लोक प्रगतीची शिडी चढले आहेत वेळेचा योग्य वापर करणे ही विकास आणि यशाची गुरु किल्ली आहे मानवाच्या जीवनात वेळ ही सर्वात मूल्यवान वस्तू आहे जेव्हा वेळेचे मूल्य समजते तेव्हा वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला जातो गेलेली वेळ ही पुन्हा कधी परत येत नाही वेळ ही कोणावर अवलंबून नसते जो वेळेच महत्व समजत नाही आणि योग्य वेळेच योग्य वापर करत नाही ती व्यक्ती आपल्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही म्हणून कोणतेही काम हे वेळेवर करणे खूप गरजेचे आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कोणती ना कोणती इच्छा ठेवतो जसे की त्याला धनवान बलवान व्हायचे असते जेव्हा तो आपल्या मनात अशी इच्छा ठेवतो तेव्हा त्याला वेळेचे महत्व समजून घेणे फार महत्वाचे आहे ज्या व्यक्तीला वेळेचा योग्य वापर करणे हे समजले आहे ती व्यक्ती प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे जी व्यक्ती वेळेचा योग्य वापर करते तिला सर्व प्रकारचे सुख आणि आनंद मिळतो तसेच जी व्यक्ती आपली सर्व कामे वेळेवर करते तिला कोणत्याच प्रकारची काळजी नसते त्याचबरोबर वेळेवर काम करणारी व्यक्तीही स्वतःचेच भल करत नाही तर आपल्या बरोबर कुटुंबाचे समाजाचे आणि देशाची प्रगती करते जो माणूस वेळेचा योग्य वापर करतो तोच श्रीमान हुशार आणि शक्तिशाली बनतो वेळेचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास जीवन आहे जो व्यक्ती आपल्या जीवनात वेळेचा वापर करतो तो यशस्वी होतो परंतु जी व्यक्ती वेळेचा दुरुपयोग करतो त्याचे जीवन निरर्थक बनून जाते एखाद्या कामाचे एश हे त्या कामाच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असते चांगल्या प्रकारे उपयोग करणे हे एश आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून माणसाने वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी जीवन जगले पाहिजे जेव्हा आपल्या हातातून वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला वेळेचे महत्व समजते ज्यावेळी वेळेचा दुरुपयोग केला जातो त्यावेळी आपल्या नशिबात दुःख आणि दारिद्र्याशिवाय काहीच मिळत नाही मग मित्र गोष्टी बता रहा अब मुझसे मिलने कह को अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने कहे को, को ही कही अब तुझसे मुलाकाली हो हैस कब चे अरमाद वी बाल राही हो यूही चला चल राही इवन गाडी है हम पैया आसू की नद्या भी है खुशियों की बगिया भी है रस्ता सब तेरा तक भैया चला चल रहा राही युही चला चल रहा राही कितनी हसीन है ये दुनिया, फूल सारे देख फुलो के मेले बडी रंगीन